नमस्कार कथा जरना गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक सहा गोष्टीचं नाव आहे अर्ध तुझ अर्ध खूप माझांपूर्वीची गोष्ट आहे एका शेतकऱ्याला भुईमुगाचं पीक घ्यायचं होत जंगलाजवळची जमीन रिकामीच पडलेली होती शेतकऱ्यानं जमीन नांगरली बी पेरलं आणि पिकाची वाट बघू लागला दूर उभं राहून एक अस्वल रोज त्याच्याकडे पाहत असे एक दिवस अस्वल त्याच्याजवळ आलं आणि त्याला धमकी देऊन म्हणाल ए शेतकऱ्या मी तुला खाऊन टाकीन शेतकरी तर भीतीने थरथर कापायलाच लागला पण धीर करून म्हणाला अस्वल दादा मला खाऊ नको रे एकदा भुईमुगाच्या शेंगेचं पीक आलं ना की आपण दोघं ते अर्ध अर्ध, अर्ध वाटून घेऊया मुळाकडचा भाग मी घेईन आणि जमिनीच्या वरचा भाग तू घे अस्वलाला शेतकऱ्याचं म्हणणं पसंत पडलं शेतकऱ्यांनी शेतात खूप कष्ट केले भुईमुगाचं पीक खूप छान आलं आता पीक कापण्याचा दिवस उगवला अस्वलही आपला हिस्सा मागायला आलं अगोदर ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनीच्या वरचा भाग अस्वलाला दिला मग आपल्या हिश्श्याचा मुळाकडचा भाग गाडीत भरून तो निघाला ए थांब अस्वल जोरात ओरडलं मला मुळाकडचा भाग चाखून बघायचा आहे अस्वलानी मुळाकडचा काही भाग खाऊन पाहिला आता तुम्हाला माहितीये ना मुळाकडचा जो भाग असतो त्याच्यात शेंगा असतात वरच्या भागात तर काहीच नसतं तर अस्वलानी मुळाकडचा काही भाग खाऊन पाहिला रागानी तो जोरात तोरडला शेतकऱ्या तू मला फसवलस मुळाच्या बाजूला छान चव आहे शेंगायत त्याच्या फांद्या आणि पानांना म्हणजे जमिनीवरच्या भागाला तर काहीच चव नाही आता परत जर या बाजूला आलास शेतकऱ्यांनी अस्वलाची समजूत काढत म्हंटल रागव नको से अस्वल दादा असं करू पुढच्या वेळेला तू मुळाकडची बाजू घे मी फांदीकडची बाजू घेतो मग तर झालं पुढल्या वेळेला शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या ऐवजी मक्याचं पीक घेतलं यावेळी देखिल भरघोस पीक आलं कापणीचा दिवस आला अस्वलानं आपला हिस्सा मागायला शेतकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे मुळाकडची बाजू अस्वलाला दिली आणि जमिनीवरची बाजू म्हणजे कणस गाडीत भरून घाईघाईने निघून गेला अस्वलानी मूळ खाऊन पाहिलं शी शी शी तू याला तर काहीच चव हो नाही असे शेतकऱ्यांनी मला पुन्हा एकदा फसवलंय तर आता येऊ दे त्याला चांगला धडा शिकवतो रागावून अस्वल शेतकऱ्याची वाट पाहत बसल पण शेतकरी आता थोडाच परत येणार होता ही होती गोष्ट अर्ध तुझ अर्ध, अर्ध माझ